सद्गुरूस जावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम राम ठेवी जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती राम आडजे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्या फार चित्ती चिंतावा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषया तेथे न राहे सारासार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे ते ते रामच होई जे ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन आणावा चित्ती काळोख अत्यंत मातला गालवा वयास उपाय दुजा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती उपाधीरहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनांना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण जगस्वार्थ मूलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्व न आलेली उर्मी करावी सहन सर्व करता जाणू न रघुनंदन निशय करावी वृत्ती आपण सद्गुरू सजावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम चे सुखाचे आहे धाम शुद्ध ज्याचे अंत शुद्ध ज्याचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर न राहते रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याचे सत्तेने त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने वासना नामा जडली धन्य धन्य सज्जनी मानिली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विशेशोषून घेई ऐशी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात परापश्यंती वैखरी वाणी याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी नामा परती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने रुटला राम रंग राम नाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळ जेचा नामा विण राम जैसे पाकळ्या विण फुल जाण नाम ज्याने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंत भगवंत ठेवील त्यात हित अखंड नाम घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच प्राप्ती, संतांची संगती, नामाचे प्रेम, हे नाही साधत जाण सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण। राम चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती